वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व पन्नासावा विशाल आणि रम्य अशा देश पार केल्यावर लक्ष्मणाग्रज रामाने अयोध्येकडे तोंड केले आणि हात जड़ून तो धीमान बोला। ककुत्स्यांचे वंशेश पालन करीत असलेल्या हे श्रेष्ठ गुरी तुझा आणि जी दैवते तुझे रक्षण करीत आहेत आणि तुझ्यात वास करीत आहेत त्यांचा मी नी निरीत आहे महाराजांच्या ऋणातून मुक्त होऊन वनवासातून परत येऊन माता पिकांच्या मी पुन्हा तुझे दर्शन घेईन मग सुंदर लाल नेत्र असलेला रामाने आपला उजवा भाऊ उंच केला आणि केवीरवाणा होऊन अश्रुपूर्ण मुखाने ग्रामवासी जना नको म्हणाला माझ्या पात्रतेनुसार तुम्ही माझ्याविषयी सहानुभूती आणि दया ठेवली फार काळ दुःख करणे हे फार वाईट म्हणून इष्टते साध्य करण्याकरता आता तुम्ही जावे त्याने त्या महात्म्याला अभिवादन केले आणि त्याला उजवी घालून मोठमोठ्याने विलाप करणारे लोक कुठे कुठे थांबून राहिले अतृप्त असलेल्या जन राहत असलेल्या कुठूनही ज्याला भय नाही अशा रम्य देवालये आणि यज्ञस्तंभ ठिकठिकाणी पसरलेल्या उद्याने आमरायाने संपन्न भरपूर जलाशय असलेल्या तुष्टपुष्ट जनाने गजबजलेल्या आणि गोकुळ भरलेल्या श्रेष्ठ राजाने रक्षण करावा अशा तसेच वेदघोषांनी निनादित झालेल्या कौशल देशाला रथाच्या सहाय्याने त्या पुरुष व्याघ्राने पार केले मध्येच त्याला प्रसन्न समृद्ध रम्य उद्या उद्यानाने इतर राजांच्या ताब्यातील राज्य लागले त्या राज्यातून तो श्रेष्ठ पुरुष गेला तेथे ते रामाला ऋषीजनाने वास केलेली थंडगार पाण्याची आणि शेवाळ नसलेली तीन फाटे फुटलेली रम्य वो दिव्य गंगा दिसली जवळच असणाऱ्या शोभा वाढवली होती कधी कधी अप्सरा हसत खेळत येऊन तिच्या पवित्र डोहात क्रीडा करीत असत देव दानव गंधर्व किन्नर यानेही तिची शोभा वाढवली होती नागांज आणि गंधर्वांच्या तिच्या पवित्र जलाचा आस्वाद घेत तिच्या आसपास देवांची क्रीडास्थाने आणि उद्याने पसरली होती देवान देवांकरता देवा ती आकाशात गेली आणि देवपद्मिनी म्हणून विख्यात झाली खडकावर तिचा प्रवाह आपण जो आवाज होई, तो जणू तिचा अट्टहासणीसारखे पिळदार होऊन वाहत होते तर कुठे भोवरे निर्माण होऊन तिचा प्रवाह शोभत होता कुठे गती थांबून गंभीर झाल्यासारखे था था था। तर कुठे वेगानं गेल्यामुळे भावनाकुल झाल्यासारखी ती दिसत होती कुठे तिचा गंभीर आवाज निघत होता तर कुठे रौद्र नाद कान येत होता स्नान करे निर्मल कमळाने आणि हंसारस पक्ष्यांच्या आवाजाने धुमधुम नवले आणि चक्रवाकाने शोभा आणलेली सदा मत्त असलेल्या पक्षांनी गजबजलेली आणि अनिंदित जी आहे कुठे काठा रोगवलेल्या वृक्ष माळ घातल्याप्रमाणे जिची शोभा दिसते कुठे फुललेल्या कमळाने पराग पसरून जी झुंद झाल्यासारखी आहे कचऱ्याचे पुजके जिच्यातून निघून गेले आणि त्यामुळे जिचे पाणी रत्नाप्रमाणे निर्मळ दिसत आहे जिच्या तीरावरची दूर दूर दूरची वने दिशा वनराजांच्या मत झालेल्या प्रचंड हत्तीच्या आणि देवराज इंद्राचे वाहन होण्याज्या हत्तींच्या ध्वनी नी भूषणाने प्रयत्नपूर्वक सजलेल्या सुंदर स्त्रीप्रमाणे जी फलपुष्पाने कोवळ्या कोवळ्या अंकुराने आणि दाट आणि पक्षाने नटलेली आहे जी विष्णूच्या चरणापासून निघाली आहे जी दिव्य पुण्यशाली पापनाशिनी आहे जिच्यात पाणम पाणमाकडे मगरी पाण माकडे, मगरी पाण सर्प, आहेत सगर वंशज भगीरथाच्या पराक्रमामुळे जे शंकराच्या जटा जटाजटातून खाली आली आहे त्या सारस क्रमचाच्या आवाजाने निनादित झालेल्या समुद्र पट्टर आणि गंगेच्या जवळ शृंगवेरपुरापाशी तो महाबाहू येऊन ठेपला जिच्यात लाटांच्या गुंताळ्यामुळे भोरे निर्माण झाले अशा त्या नदीकडे पाहून तो महारथी राम सुत सुमंत्राला म्हणाला आज आपण येथेच मुक्काम करू नदी हा जवळच मोठा हिंगुदी वृक्ष जे हिंगणबेटाचे झाड आहे त्याला पुष्कळ फुले आणि पारवी आहे हे सारथे येथेच आम्ही थांबू देव दानव गंधर्व पशु सर्प पक्षी या सर्वांच्या आदराला पात्र झालेले जल तिच्यात आहे ती श्रेष्ठ नदी मला पाहायची लक्ष्मण आणि सुमंत्र ठीक आहे असे रावांना म्हणाले आणि घोड्यांसह ते त्या इंगुदी वृक्षाच्या जवळ गेले त्या रम्य वृक्षापाशी जाऊन इश्वाकुनंद लक्ष्मणासह खाली उतरला आणि तो वृक्षाच्या मुळाशी बसलेल्या रामापुढे हात जडून उभा राहिला तेथे गुहनामाचा राजा गुहनामाचा राजा जातीचा निशाद शक्तिशाली स्थप म्हणजे स्थापत्य विषार म्हणून विख्यात होता तो रामाचा जीवलक मित्र होता पुरुष राम आपल्या देशात आला हे ऐकून तो वृद्ध अमात्याना आणि ज्ञाती बांधवांना बरोबर घेऊन रामापशी येऊन दाखल झाला त्या निषाध राजाला दुरून आलेला पाहून राम लक्ष्मणाला घेऊन गुहाला भेटला आर्थ गुह रामाला आलिंगन देऊन म्हणाला रामा जशी तुमची अयोध्या तसेच हे ठिकाण तुमचे आहे तुमच्यासाठी मी काय करू असा तुमच्यासारखा प्रिय अतिथी महाबह कुणाला लाभणार आहे आणि मग त्याने अन्नादी नाना प्रकारचे पदार्थ पुढे करून झटकन अर्घे आणवले आणि म्हणाला महाभाऊ तुमचे स्वागत असो ही सगळी भूमी तुमचीच आहे आम्ही तुमचे सेवक तुम्ही आमचे स्वामी आमचे हे राज्य तुम्ही खुशाल चालवा हे येथे अन्न मिष्ठान पेय आणि चाटून खाण्याचे पदार्थ आणले आहेत उत्तम उत्तम शय्या तसेच तुमच्या घोड्याकरता देखील खाद्य आणले आहे पण गुह असे बोलत असता राम त्याला म्हणाला आम्ही स नित्यच तुमच्याकडून प्रेमादर घेत आलो आहोत आणि आनंद पावलो तुम्ही पायी चालत येथे आलात आणि आपले प्रेम दाखवले असे म्हणून आपल्या भुजाने त्याला घट्ट मिठी मारून राम म्हणाला बुहा, तुम्हाला मी तुमच्या बांधवांसुद्धा निरोगी पाहत याचा मला किती आनंद होतो तुमचे राष्ट्र तुमचे मित्र तुमचे वन सर्व कुशल आहे ना पण तुम्ही हे जे काही प्रेमाने तयार करून आणले त्या सर्वांचा मी स्वीकार करतो पण त्याचा वापर मात्र मी करणार नाही मी गवताची वस्त्रे आणि कातडी अंगार घातले फळेमुळेच खाणारा मी आहे मला तुम्ही धर्माशी एकनिष्ठ झालेला तापस मानावे मी फक्त घोड्यांच्या खाण्याची याचना करतो दुसरे मला काही नको एवढेच दिलेत म्हणजे माझा उत्तम सत्ता झाला असे मी समजे हे घोडे पिता राजा दशरथ यांचे प्रिय घोडे आहेत या घोड्यांची चांगली व्यवस्था झाली की माझा सत्कार झाला गुहाने तेथल्या तेथेच आपल्या माणसांना घोड्याने त्वरित खाद्य आणि पाणी देण्याची आज्ञा केली नंतर वलकर संध्याची उपासना केली आणि खुद्द लक्ष्मणाने आणलेले पाणी अन्न म्हणून घेतले तो भारेसह भूमीवर पडण्यापूर्वी लक्ष्मणाने त्याचे पाय धुतले आणि तेथून जवळच असलेल्या वृक्षापाशी जाऊन तो बसला गुह गुहसुद्धा सुतासह लक्ष्मणाशी बोलत बोलत सावधान राहून आणि हाती धनुष्य ठेवून लक्ष्मणाबरोबरच जागा राहिला यशवान आणि मनस्वी, महा, मनस्वी महात्मा दशरथपुत्र राम अशा रीतीने झोपी गेला ज्याने पूर्वी दुःख कधी पाहिले नव्हते जो नित्य सुखातच वाढला होता त्या रामाची ती रात्र दीर्घ लांबून संपली अयोध्याकांडाचा पन्नासावा सर्ग समाप्त